श्री गणेशायन महाश्री वासिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे सर्व सत्याण्णव श्रीरामाने म्हटले ब्रम्हण आपल्या एकंदर बोलण्यावरून असे दिसते आहे की हे ब्रह्मांड मनापासूनच उत्पन्न झाले आहे आणि म्हणून तेच मनाचे कर्म आहे एवढे मी आता समजलो श्री वसिष्ठ म्हणाले योग्य आहे हे रामा एखादा रखरखेत पृष्ठ उन्हाच्या प्रचंड तापामुळे मृगजराचे ग्रहण करतो त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपी असलेल्या या जगात दृढ संकल्प रूप मन हे ज्ञान न होऊ देण्या जाऊन पोहचते हे मन कोठे नरूपाने कोठे देव रूपाने कोठे दैत्य रूपाने कोठे यक्षरूपाने कोठे गंधर्व रूपाने तर कोठे किन्न उदय पावते ज्याप्रमाणे आकाशामध्ये भासमान होणाऱ्या शहरांच्या आणि नगरांच्या रूपाने आकाशच विसरलेले दिसते त्याप्रमाणे भासमान होणाऱ्या नानाविध आकृती अनेकविध शहरे आणि पत्तरे इत्यादीच्या रूपाने हे मनच विस्तार पावलेले आहे ज्याप्रमाणे पृथ्व्याधी करून पंचमहाभूतांच्या तत्व जिज्ञासूने तृढकाष्ठ लता इत्यादीपैकी प्रत्येकाचा विचार करण्याचे काहीच कारण नाही त्याप्रमाणे जगातील प्रत्येक वस्तूचा विचार करण्यात काही अर्थ नाही या जगद रूपाला कारणीभूत होणाऱ्या मनाचाच तेवढा विचार केला की झाले अशा विचाराच्या योगाने सर्व भोग्य वस्तूंनी परिलुप्त हे जग मनाचा विस्तार आहे असे समजून त्याचा मनानेच त्याग केला म्हणजे केवळ परमात्म परमात्मा स्वरूपच अवशिष्ट राहते हा परमात्मा म्हणजेच आत्मा असून तो सर्वांच्या अतीत शिवाय सर्व व्यापी आणि तसेच सर्वाधार आहे त्याच्या आधारावरच हे मन संसारात धाव घेण्यास आणि एका विषयावरून दुसऱ्या विषयावर जाण्यास समर्थ होते मन मन हे जसे कर्म आहे तसेच शरीराचे कारण आहे तेच उत्पन्न होते आणि मरतेही जन्म मरणादि गुण मनाचे असतात आत्म्याचा त्याच्याशी मुळीच संबंध नाही हे मन विचाराच्या योगाने नाश पावते आणि मनाचा लय होताच जीवांचे परमकल्याण होते म्हणजेच अर्थात त्याला मोक्ष प्राप्ती होते कर्मा संबंधाने भ्रांती धारण करणाऱ्या मनाचे नाव पुन्हा उत्पन्नच होत नाही श्री रामानं विचारले भगवान सात्विक राजस आणि तामस अशा मनुष्यांच्या तीन प्रकारच्या जाती आहेत आणि त्या जाती विशेषां कारण सत्सात्मक मन है पूर्वी मान सर मी विचारूच्छित कि बुद्धि विवर्जित अशा शुद्ध चितनामक तत्वापुन जगदरूपी आश्चर्य निर्माण कर रहे हैं चंचल मंत्री स्वता कसे उत्पन्न वशिष्ठा मिलवा ज्याचाग अत्यंत विस्तृत है अ तीन प्रकार आकाश है पहिले चिदाकाश दुसरे चित्ताकाश आणि तिसरे भूताकाश ही तिन्ही आकाशे सर्वदा सर्व प्रकारच्या कार्याशी संभव असल्यामुळे सर्वसामान्य ह्या नावाने संबोधली जातात ही तत्वे जरी तीन आहेत तरी असे सांगितले तरी एका शुद्ध चित्तत्वशक्तीच्या चित चित योगाने त्या तिघांना सत्ता प्राप्त झाली शुद्ध चित्तत्व हे त्या तिन्ही आकाशांचे कारण असल्यामुळे त्यांच्या अंतरबाह्या राहून त्यांची उत्पत्ती आणि नाश यांना जाणून असणारे आणि सर्व भूतांना व्यापून राहणारे असे जे साक्षी तत्व त्यालाच चिदाकाश असे म्हणतात सर्व भूतांचे हित करणाऱ्या आणि देश काल कालदिकांच्या कल्पना करणाऱ्या तसे ज्याने हे दृश्य व्यापून टाकले आहे आणि कार्यकारण नियंत्रित्वामुळे अदृश्य राहून जे सर्वश्रेष्ठ आहे ते अशा तत्वाला चित्ताकाश असे म्हणतात तसे जे दश दिशांना व्यापून टाकते भूतमात्रांना अवकाश देते तसेच जे वायू सूर्य इत्यादी काना आधारभूत होऊन राहिलेले आहे अशा आकाशाला भूताकाश असे म्हणतात खरे तर भूताकाश आणि चित्ताकाश ही दोन्ही शुद्ध चिदाकाशाच्या सामर्थ्यानेच उत्पन्न झाली आहे ज्याप्रमाणे सूर्य आपल्या अस्तित्वाने आणि सानिध्याने प्राणीमात्रांच्या व्यवहाराला निमित्त मात्र होतो त्याप्रमाणे चित्त ही सर्व कार्य परंपरेचे कारण आहे मी जड आहे मी जड नाही अशा तऱ्हेचा जो चित्तीचा मलिन निश्चय तो म्हणजेच मन असून त्या मनानेच आकाशदिकांची कल्पना केलेली आहे तो रामा हा आकाशत्रयाची कल्पना आज्ञा लोकान आत्मतत्वोपदेश करता अष्टी ने कर आत्मज्ञानरित अज्ञा उपयोगा है तत्ववेद्या परिभाषे तयोग नहीं कारण सर्व सर्वत्र अतप्रोत भर ले नित्य जीवकल्पना विरहित अद्वितीय अम्म ज्ञात विषय वाक्य संदर्भ गर्भित अशा अद्वैत इत्यादी भेदाने अज्ञाला उपदेश करणे आवश्यक असते परंतु जो प्रबुद्ध झाला त्याला असल्या उपदेशाचे मुळेच कारण नाही ह्यासाठी म्हणून रामा जोपर्यंत तू अप्रबुद्ध म्हणजे आत्मतवाविषयी अनभिज्ञ आहेस तोपर्यंतच तो तुझ्या समजुती करता आकाशत्रयीच्या कल्पनेचा मी तुला उपदेश करतोय मरुभूमीत वणव्याप्रमाणे असणाऱ्या प्रखर उष्णतेपासून मृगजळांची उत्पत्ती होते त्याप्रमाणे कलंकित झालेल्या चिदाकाशापासून भूताकाश चित्ताकाश इत्यादी उत्पन्न झाली संकल्पामुळे व्याकुळ झालेले आणि चित्तपणाला प्राप्त झालेले चित्तचे मलिन रूप त्रैलोक्याची मांडणी करून त्यात इंद्रजालाप्रमाणे विविधाने मनोहर अशा भूतांची आणि भूतकार्याची रचना करते ज्याप्रमाणे अन्य मनुष्याना शिंपल्याच्या ठिकाणी रूपे दिसते त्याप्रमाणे आत्मज्ञान विहीन मनुष्याना शुद्धात्मत चिदात झालेले चित्तसंज्ञक रूप दिसत असते परंतु ज्ञानदृष्टीच्या मनुष्याना शुद्ध चितपासून काही उत्पन्न होत असल्याचे किंवा नाश पावत असल्याचे मुळीच दिसत नाही अर्थात आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे बंध आणि आत्मज्ञानामुळे नित्यमुक्तता प्राप्त होत असते श्री वसिष्ठ म्हणाले सप... <coughs> हे निष्पा रामा चित्त कोणापासून आणि कसेही उत्पन्न झालेले असो ते नेहमी आत्मानुसार मध्ये निमग्न होऊन राहील अशा तऱ्हेचे पौरुष किंवा शास्त्रीय प्रयत्न करावे आत्मसमाधीमध्ये स्थिर झालेले चित्त अत्यंत शुद्ध आणि निर्वासन होते स्थिर चरात्मक असे हे अखिल विश्व चित्ताने उत्पन्न केलेले आणि म्हणून चित्ताधीन असल्यामुळे चित्तामुळे जीवाला बंधाने आणि मोक्ष ह्या अवस्था प्राप्त होत असतात ह्या संबंधाने पूर्वी मला ब्रह्मदेवाने सांगितलेले चित्ताख्यान अतिशय उत्कृष्ट असून तेच मी आता तुला सांगणार आहे ते एकाग्र चित्ताने श्रवण करू अत्यंत विस्तीर्ण शून्य शांत आणि अत्यंत भयंकर असे एक अरण्य होते ते इतके विस्तीर्ण होते कि शेकडो योजने लांब असलेला प्रदेश त्या अरण्यामध्ये एखाद्या लहानशा ठिपक्या प्रमाणे दिसत असे त्या अरण्यात हजार हात आणि हजार डोळे ह्यांनी युक्त असलेला एक पुरुष राहत असे त्याचा आकार अतिशय विशाल आणि भयानक असून त्याची बुद्धी अतिशय व्याकुळ झालेली होती तो आपल्या हजार हजार हातामध्ये मोठमोठाले परिघे आपल्याने प्रहार करत उगीच च्या उगीच तिकडे पळत सुटायचा आपल्याच आपल्याच पाठीवर प्रहार करून घेऊन भयभीत झालेले तो पुरुष शेकडो योजने विस्तीर्ण असलेल्या त्या प्रदेशात इकडून तिकडे सतत धावत होता अशा प्रकारे मोठमोठ्याने आरोळ्या ठोकत आणि बऱ्याच दूर अंतरावर पळत गेल्यानंतर तो अगदी थकून गेला त्याचे हातपाय आणि इतर इंद्रिय अगदी गळून जाऊन शेवटी तो एका अंधकूपामध्ये अवश होऊन पडला कृष्ण पक्षातील रात्रीप्रमाणे भयंकर अंधकाराने व्याप्त असलेल्या आणि आकाशाप्रमाणे गंभीर दिसणाऱ्या त्या कुपामध्ये पडल्यानंतर तो विवेकशून्य पुरुष बऱ्याच वेळानंतर मोठ्या कष्टाने कुपातून बाहेर आला बाहेर आल्यावर पुन्हा पूर्वीप्रमाणे आपल्या शरीरावर त्या परिघाचे प्रहार करत करत तो धावत अशा रीतीने धावता धावता बऱ्याच दूर अंतरावर गेल्यानंतर एखादा पतंग अग्नीवर उडी घालतो त्याप्रमाणे ज्यात शेकडो काटेरी लता अल्पछाया देणारे वृक्ष आणि मोठमोठारे प्रस्तर दगड सर्वत्र पसरलेले आहेत अशा करंज वृक्षाच्या एका दाट अरण्यात तो शिला पुढे क्षणभराने त्या वनातून बाहेर पडून पूर्वीप्रमाणे आपल्या अंगापाठीवर प्रहार करत धावत जाऊ लागला पुष्कळांतर पळून गेल्यानंतर तो चंद्रकिरणाप्रमाणे शीतल अशा सुंदर कदली वेगवेगळ्या धावत सुटण्याचा त्याचा क्रम पुन्हा सुरू झाला अशा प्रकारे धावता धावता बरेच अंतर दूर गेल्यावर तो ज्या अंधकोपात पूर्वी पडला होता त्यातच पुन्हा जाऊन पडला यावेळी त्याचे सर्व अवयव पुढे त्या अंधकुपातून बाहेर पडून त्याने पुन्हा कदली अशा प्रकारे कदली वनात। पुनश कदलीत या क्रमाने तो सतत संचार करत राहिला होता आपल्याच हाताने आपल्याच अंगावर प्रहार करून घेण्याचे त्याचे कामही अव्याहत चालू होते विवेकशन्य झालेल्या त्या पुरुषाचा तो उपद्व्यापी क्रम बरेच दिवस अवलोकून करत राहिल्यावर एकदा योगबलाने त्या पुरुषाला मार्गामध्ये अडवून ठेवून मी त्याला समोर उभा केला आणि म्हणालो अरे बाबा तू आहेस तरी कोण हे साहसकर्म तू कशाकरता करतोयस तुझे नाव काय असले वेडेचार करण्यात तुझा हेतू तरी काय आहे मी विचारलेले प्रश्न ऐकून घेतल्यावर तो मला म्हणाला मी कोणी नाही आणि मी काहीसुद्धा करत नाही माझ्या कर्मात अडथळा आणणारा तू माझा कट्टा शत्रूत आहेस तू मला पाहिलेश, त्यामुळे माझ्या सुखदुःखांचा नाश झाला किंबहुना भाषण करून तो असंतुष्ट झालेला पुरुष आपल्या विकला अंगाकडे पाहून दिन वदन होऊन मोठ्याने गळा काढून रडू लागला त्याच्या डोळ्यामधून वाहणाऱ्या अश्रू प्रवाहामुळे तो त्या आपले अंगे टाकून देण्याला क्रमाक्रमाने सुरुवात केली प्रथमतः त्याचे अत्यंत दारुण असे शिर हा संकल्प खाली पडले नंतर बाहू नंतर वक्षस्थल त्यामधून उदर खाली पडले अशा रीतीने आपली सर्व अंगे टाकून दिल्यानंतर तो पुरुष नियतीच्या शक्तीमुळे निघून जाण्यास रामा ह्या गोष्टीनंतर काही दिवसांनी एका एकांत स्थळी असा दुसरा एक पुरुष मी पाहिला तोही आपल्या सर्व प्रहार करून घेऊन पळत असे पहिल्या पुरुषाप्रमाणे तोही धावता धावता कुपामध्ये पडे कुपातून बाहेर पडून पुन्हा धावत असता एखाद्या कुंडात जाऊन पडे बरेच दिवस चाललेला पाहिल्यावर आश्चर्यचकित होऊन मी त्याला मार्गात अडवून प्रश्न केला तेव्हा पूर्वीच्या पुरुषाप्रमाणेच माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊन तो हसला ओरडला आणि अखेरीस आपली अंगी टाकून देऊन शक्तीला अनुसरून तोही एका दिवसांनी मी आणखी एक पुरुष पाहिला तोही आपल्या हाताने प्रहार करून घेत असून स्वच्छंदपणे धावत होता धावता धावता पूर्वीच्या दोन पुरुषाप्रमाणे तोही एका मोठ्या अंधकूपात पडला त्या कुपातून बा, तो बाहेर के म्हणायचो याची मी वाट पाहत त्या ठिकाणी पुष्कळ वेळ बसलो परंतु तो पुरुष त्या कुपातून बाहेर म्हणून आला नाही अखेर ओरडणारा आणि पळणारा एक पुरुष मी पाहिला तो पुरुष त्या कोपात पडण्याकरता येत होता पुरुषाप्रमाणे आणि त्याही पुरुषाला अडवून धरून मी त्या पूर्व वत प्रश्न केले पण हे कबलपत्राक्ष रामा त्याने मासे बोलणे ऐकले ना ऐकले के अशासारखे के के केले इतकेच नव्हे तर उलट तोस मला अधिकारपूर्वक म्हणाला अरे पाप्या दुर्ब्राह्मणा तुझी अक्कल गेली तरी कोठे, रामा एवढे शब्द बोलून तो आपला पूर्वीचा उद्योग पुन्हा करू लागा त्यानंतर त्याच अरण्यात हिंडत असताना तसली दुष्कृत्य करणारे आणखी कितीतरी पुरुष मी पाहिले त्या पुरुषांना मी प्रश्न विचारले तेव्हा त्यापैकी कित्येकजण मी विचारलेल्या प्रश्नांचा विचार, विचार, प्रश्नां विचार करून स्वप्नातून जागे झाल्याप्रमाणे होऊन आणि आपल्या अंगाचा त्याग करून शांत स्थितीला जाऊन पोहोचले कित्येकजण माझ्या भाषणाचे अभिनंदन करण्याऐवजी उलट माझा धिक्कार करू लागले काही प्रेताप्रमाणे निश्चेष्ट राहून माझ्या बोलण्याकडे कान देत नव्हते कित्येक अंधकूपात पडले तर कित्येक त्यातून बाहेर निघून कदली कित्येक जण तर अंधकूपातून बाहेरच पडले नाही कित्येक जण विस्तृत अशा करंजवनात गडप होऊन गेले काम्य कर्मामध्ये निरंतर रमवाण असलेल्या कित्येकाना तर कोठेश थारा मिळेल असं झाला हे रघुश्रेष्ठा ज्या अरण्यात अशा प्रकारचे पुरुष मला दिसले त्या अत्यंत विस्तृत अरण्य अद्याप विद्यमान आहे ज्यामधील सर्व व्यवहार अशा रीतीने चाललेले ते गहन अरण्य तू सुद्धा पाहिले आहेस परंतु तुझे बुद्धी अद्याप बाल्यदशेमध्ये असल्यामुळे त्या अरण्याची तुला आठवण नाही ते अरण्य नानाविषयक कंटकाने व्याप्त असलेले अतिशय घोर आणि घनदायट अशा अंधकाराने भरून गेलेले परंतु ह्या जगात जन्माला येऊन आत्मबोधाच्या योगाने प्राण्याने चित्ताची समाधान स्थिती प्राप्त करून घेतलेली नाही अशा लोकांना ते अरण्य कुसुम वाटिकेप्रमाणे आपात रमणी आवडते आणि त्यांचे सेवन करण्या ते अगदी गुंग जातात इथे श्री वासिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे सर्ग अठ्ठ्याव्याण्णव श्री रामाने म्हंटले गुरुवर्य आपण आताच सांगितलेले ते अरण्य कोणते ते मी केव्हाने कसे पाहिले तसे त्या अरण्यामध्ये आत्मघातकी कृत्य करण्यासाठी उद्युक्त झालेले ते पुरुष कोण हे मला नीट सांगा तेव्हा श्री वसिष्ठ म्हणाले हे महापराक्रमेश रघुनाथा तुला सर्व काही सांगतो ते नीट श्रवण कर राघवा अरे ते अरण्य आणि त्यामधील पुरुष वास्तविक कोठे दूर नाही ज्याचा अंतरभाग अत्यंत विस्तृत आहे तसे वस्तुता असत असल्यामुळे जो शून्य परंतु भ्रांतीमुळे अनेक विकाराने भरलेला आहे असा हा संसार म्हणजेच ते महारण्य होय विचाररूपी आत्मप्रकाशाचा लाभ झाल्यामुळे हा संसार जेव्हा एकाच ब्रम्हवस्तूने परिपूर्ण असल्याचा अनुभव येतो तेव्हा स्वरूपता शून्य होतो असा हा संसार म्हणजेच ते महार या संसाररूपी अरण्यात फिरणारे विशाल देहधारी पुरुष म्हणजे मनेच होत संसाररूपी महारण्यात भ्रमण करणारे हे पुरुष नेहमी दुखात पडत असतात महाबुद्धिमान रामा अरण्यातील त्या पुरुषांना अवलोकन करणारा जो मी तोच विवेक होय या विवेकानेच त्या मनोरूपी पुरुषांना बोध केला सूर्यकिरणांच्या योगाने कमले प्रफुल्लित होतात त्याप्रमाणे काही मनोरूपी पुरुष माझा म्हणजेच विवेकाचा उपदेश ऐकून माझ्या प्रसादाने शांत होऊन मग परमपदाला गेले काही मनोरूपी पुरुषांनी अज्ञान मोहाने ग्रस्त झाल्यामुळे माझे अर्थात विवेकाचे अभिनंदन करण्याऐवधी त्याचा तिरस्कार केला आणि त्यामुळे ते पडले रघुकुलश्रेष्ठा जे अत्यंत खोल असणारे अंधकूप म्हणून मी तुला सांगितले ते साक्षात नरक होत कदली कदलीवनात प्रविष्ट झालेले जे पुरुष मी वर्णन केले ते पुरुष म्हणजे स्वर्गसुखाला चटावलेली मने होत अंधकूपातून बाहेर न निघणारे पुरुष ही महापातकी मने आणि कदली वनातून बाहेर न पडणारे पुरुष म्हणजे पुण्यवान मने होत करंजवनात जाऊन तेथून बाहेर न पडणारे पुरुष ही मनुष्य स्वभावाला काही ज्ञानप्रबुद्ध झालेली मने बंधनापासून मुक्त झाली पण काही मने निरनिराळ्या योनीमध्ये प्रवेश करून नाना रूपांना प्राप्त झाली कित्येक इहलोकात राहिली कित्येक नरकात पडली तर कित्येक स्वर्गाला गेले जे करंजवन म्हणून मी तुला सांगितले ते वन म्हणजे स्त्री भोग सुखात्मक पण दुःख संकंटकाने भरलेले आणि विविध वासनाने युक्त असलेले मनुष्यपण होय करंजवनात शिरलेली मने मनुष्य रूपाने उत्पन्न होऊन विषय सुखासंबंधाने मोठी रसिक बनतात चंद्र शीतल असे कदली वन म्हणजे मनाला आल्हाद देणारा स्वर्ग होय काही मने उपासनेच्या पुण्यबलाने स्वर्ग लोकांमध्ये शरीर धारण करतात त्या ठिकाणी काही काळ राहून यथेच सुखोपभोग घेतात ज्या मूर्ख पुरुषांनी माझा तिरस्कार केला त्या अनात्मज्ञ मनाने आपल्या स्वतःच्या विवेकाचाच तिरस्कार केला असे समज मी तुला सांगितले की तू मला पाहिलेस यामुळे मी नष्ट झालो तू माझा शत्रू आहेस असे शब्द एक पुरुष मला म्हणजे विवेकाला उद्देशून बोलला अर्थात त्या पुरुषाचे ते शब्द म्हणजे तत्वा तत्वाबोधामुळे क्षीण होणाऱ्या चित्ताचेच ते उद्गार होत पहिला पुरुष माझ्या समोर मोठ्याने रडला म्हणून मी तुला सांगितले ते त्याचे रडणे म्हणजे भोगजालाचा त्याग करताना मनाने केलेले रुदन होय ज्याला अर्धवट ज्ञान झाले आहे परंतु जे निर्मल अशा परमपदाला पोहचलेले नाही अशा मनाला भोगांचा त्याग करताना अत्यंत क्लेश होत असतात एका रडणाऱ्या पुरुषाने आपली सर्व अंगे टाकली म्हणून जे मी तुला सांगितले ते मनाचेच काम होय थोडासा विवेक उत्पन्न झालेल्या परंतु स्त्री पुत्राधिकांच्या स्नेहामुळे काकुळदीस आलेल्या मनाने अरे रे स्नेह लाभादी अंगाचा त्याग केल्यानंतर माझे पुढे कसे बरे होईल असे म्हणून रुदन केले ज्याच्या ठिकाणी विवेकाचा नुकताच उदय झालेला आहे परंतु ज्ञानाची दृढता झालेली नाही अशा मनाला आपल्या अंगाचा त्याग करताना दुःख होणे अगदी स्वाभाविक आहे तसेच माझा उपदेश ऐकून एक पुरुष आनंदी झाला आणि हसला असे मित्र सांगितले होते अरे परिपूर्ण ज्ञान झाल्यामुळे हर्षित झालेल्या चित्ताची स्थिती होय ब्रह्मप्राप्ती झाल्यामुळे संसार स्थितीचा पूर्ण त्याग केलेल्या मनाला आपले पूर्ण स्वरूप टाकून देताना असाच विलक्षण आनंद होत असतो त्या हसणाऱ्या पुरुषाने उपहासपूर्वक आपल्या अंगाकडे पाहिले ह्याचाच अर्थ स्वतःच्या वंचनेला कारण झालेली ते अंगे योगारूढ झालेल्या मनाने तिरस्कार अवलोकन केली असा आहे मिथ्या विकल्पामुळे भासणाऱ्या ह्या माझ्या अंगाने मला कितीतरी दिवस झकविले असे म्हणून त्या मनाने आपल्या अंगाकडे उपहासपूर्वक पाहिले विवेकपदावर आरूढ झालेले मन अपरिच्छिन्न अशा परमपदे स्थिर झाले म्हणजे पूर्वीच्या अडवून असे मी तुला सांगितले त्याचा अर्थ विवेक आपल्या सामर्थ्याने चित्ताला आकलन करून टाकतो असा आहे त्या पुरुषांचे विदीर्ण झालेले अंगे नष्ट झाली यावरून मनोनाश म्हणजेच विषय आणि विषयांच्या इच्छा नष्ट होतात असा बोध घ्यायचा आहे पुरुषाचे जे सहस्त्र हात आणि सहस्त्र नेत्रमी मी वर्णन केले ते चित्ताचे अनंताकृतित्व दिग्दर्शित करतात तो पुरुष आपल्या हाताने आपल्या अंगावर प्रहार करून घेत होता असे मी तुला सांगितले याचा अर्थ कुकल्पनांच्या आघाताचे मन हे अशाच रीतीने स्वतःवर प्रहार करून घेत असते तो पुरुष स्वतःला मारून घेत असताना पळत होता यातून स्वतःच्या वासना प्रहाराने भयभीत झालेले मन अशा पळ काढत असते असा बोध घ्यावे रामा अज्ञानाने वेळावून गेलेला मनाचे चाळे किती विलक्षण आहेत बा हे वेडे मन स्वतःलाच मारून घेते आणि आपणच भ्यायल्यासारखे होऊन स्वेच्छेने इतस्त धावू लागते बाबा रे स्वतःच्या वासना दुःखामुळे अनतप्त झालेली सर्व मने ब्रम्हपद गाठण्याकरता स्वैर धावत असतात संसारातील विस्तृत दुःख हे मन स्वतः असते आणि त्याबद्दल पुन्हा स्वतःच खेद करून घेते पुढे दुःखाला भिऊन दूर पळू लागते आपल्या जाळेमुळे उत्पन्न झालेल्या तंतुमयी जाळ्याने कोळी जसा स्वतःला बद्ध करून घेत त्याचप्रमाणे आपल्या संकल्पवासनारुपी जाळ्याने हे मन आपणच आपल्याला बद्ध करून घेते भावी दुःखाकडे लक्ष न हो देता स्वतःच्या दुश्चेष्टाने एखादे लहान बालक जसे आपल्या अनर्थ ओढून घेते तसेच हे चंचल मन खेळ खेळत असता आपल्या स्वतःच्या अनर्थाला कारणीभूत होते आपला वृषण सुताराने चिरलेल्या लाकडामध्ये अडकेल याचा विचार न करता एखादा मूर्ख वानर लाकडामध्ये ठोकलेली पातर उपटण्याच्या प्रयत्नात स्वतःहून संकटात सापडतो त्याचप्रमाणे नेहमी उपदव्याप करण्यात दंग असलेले चंचल मन आपल्या दुखाला स्वतः कारण होते परंतु हेच मन सतत अभ्यासाच्या योगाने स्वस्वरूपाच्या अखंड अनुसंधानामुळे आणि निरंतर परमात्मा भावनेमध्ये स्थिर होऊ लागल्यामुळे बाधित होते नंतर संसार दुःखामुळे शोक करण्याचा त्याच्यावर प्रसंग येत नाही मनाच्या प्रमाणामुळे पर्वत प्राय दुःखे कोसळतात परंतु तेच मन एकदा आत्मवश झाले म्हणजे सूर्यप्रकाशामुळे ब्रम्ह बर्फ विचवून जाते त्याप्रमाणे सर्व दुःखे आपोआप नष्ट होतात जे मन शास्त्रसिद्ध आणि पवित्र अशा वासने मुनीप्रमाणे याव आपल्या ध्येयाच्या तथाई अखंडपणे रममाण होते ते अखेर पवित्राहून पवित्र जन्माधिविकाररहित अत्यंत शीतल आणि परिपूर्ण अशा परमपदाप्र जाऊन पोहोचते <coughs> अशा रीतीने ज्याचे मन परम पदा है अशा जीवन मुक्त पुरुषाला प्रलया सारे महासंकटा ही वासिष्ठ कराने उत्पत्ति प्रकरण नव्याण सर्ग, <coughs> सर्ग शंभर श्री वसिष्ठ मनाली समुद्रापासून उत्पन्न होणाऱ्या तरंगाप्रमाणे ब्रम्हज्ञक परमपदापासून हे चित्त उत्पन्न झाले आहे तरंग हा जलाचा विकार आहे त्याचप्रमाणे चित्त हा ब्रम्माच्या अज्ञानामुळे होणारा विकार आहे जल हे लाटेच्या रुपाने भासते तसे ब्रह्म हे मनाच्या रूपाने भासते अर्थात द्वैतदृष्टीने ते ब्रह्ममय नाही परंतु अद्वैतदृष्टीने पाहता ते ब्रह्ममयच आहे ज्ञानसंपन्ने पुरुषाचे मन हे खरोखर ब्रह्ममयच असते जलदृष्टीने समुद्राकडे पाहणाराला तरंग हे समुद्राहून निराळे दिसणार कसे अप्रबुद्ध लोकांच्या दृष्टीला समुद्र आणि तरंग भिन्न दिसतात ज्ञानरहित माणसाचे मन त्यांच्या दृष्टीने ब्रह्माहून भिन्न असते आणि तेच संसारभ्रमाला कारणीभूत होते अप्रबुद्ध लोकांच्या अज्ञानाचा पक्ष लक्षात घेऊन त्यांना विषयाची समजत व्हावी अशा हेतूनच वाच्यवाचक गुरु शिष्य इत्यादि शास्त्रीय भेद श्रेष्ठाने कल ब्रह्मिक सर्व शक्तिमत अत्यंत श्रेष्ठ नित्य परिपूर्ण अव्ययन सर्व जगे कारण संग सर्व शक्ति संपन्न भगवान ज्याज्या कल्पना करते शक्ति प्रकाशित करते सर्व शरीर ब्रह्मी ची चित शक्ति व्यापन रही है ही, आकाशा शून्य रूपा संसार मध्य सर्व वस्तु भाव रूपाने आविर्भूत होते विनाशील पदार्थ तीरभाव शक्ति दुखी लोग आनंद शक्ति वीरांच्या ठिकाणी वीरशक्ती सृष्टीच्या ठिकाणी सर्वशक्ती आणि कल्पांताच्या ठिकाणी फल पुष्प लता पत्र शाखा स्कंध आणि मुळे ह्याने युक्त असलेला वृक्ष बीजामध्ये सूक्ष्म रूपाने असतो त्याप्रमाणे हे जग त्या ब्रह्मामध्ये सूक्ष्मरूपाने असते चैतन्य आणि जड यांच्या दरम्यान असलेले चित्त ज्याला प्रतिबिंबामुळे आणि जडाच्या साक्षीत्वामुळे जीव म्हणतात त्याचाही वास्तविक ब्रह्मामध्ये अंतर्भाव होतो नाना विधवृक्ष लता गुलमजाल इत्यादी आणि युक्त असलेला दृश्य प्रपंच ब्रह्माच्या ठाई आरोपित करण्यात आले असल्यामुळे तोही वस्तुत निर्विकल्प चैतन्य आहे राम जग भासमान जीव आणि ब्रह्म एक रूपच असे पाहत ते जा नित्य आणि चिद्रपत्वाने स्फुरणारा आत्मा जेव्हा मननात्मक शक्ती धारण करतो तेव्हा त्याला मन असे म्हणतात ज्याप्रमाणे आकाशात दृष्टीदोषामुळे पिसांची भ्रांती उत्पन्न होते किंवा पाण्यामध्ये भोवरे भिन्न रूपाने दिसतात त्याचप्रमाणे ब्रह्मामध्ये मन आणि जीव प्रतिबिंब रुपाने भासमान होतात जीव म्हणजे वास्तविक ब्राह्मिक शक्तीच असल्यामुळे ते तत्वतः हे ते मी अशा शब्दांनी ब्रह्माच्या शक्तीचे विभाग करण्यात वास्तविक नव्हे मन जीव आणि ब्रह्म ही परस्परावर भिन्न आहेत अशा तऱ्हेचा मोह पडण्याचे कारण ब्रह्माची सत्सदात्मक शक्तीच होय ज्याप्रमाणे वसंतादी ऋतूंच्या शक्ती वृक्षामध्ये स्थित असतात त्याचप्रमाणे जीवांच्या ठिकाणी उत्पन्न होणारे मनोधर्म आणि सर्व द्वैत प्रपंचाला कारणीभूत होणारे काम कर्म वासनादी बीजे ही वास्तविक ब्रह्मामध्येच स्थित असतात आता ह्या ठिकाणी असा एक प्रश्न उत्पन्न होतो की सर्व जीवांच्या ठिकाणी दिसून येणाऱ्या शक्ती ह्या जर वास्तविक ब्रह्माच्या शक्ती आहेत तर जीवामध्ये त्यांचा संकट परंतु ह्या शंकेचे समाधान असे करता येईल की निरनिराळ्या ऋतूमध्ये निरनिराळी फुले आणि फळे उत्पन्न करण्याची शक्ती पृथ्वीमध्ये असते म्हणूनच स्थलभेदामुळे आणि बीजेदामुळे निरनिराळी फुले आणि निरनिराळी फळे उत्पन्न होत असतात हाच न्याय लागू आहे ब्रह्माची शक्ती ही जीवांच्या भिन्न भिन्न कर्माचे सामान्य कारण आहे आणि जीवांच्या भिन्न भिन्न पूर्वसंस्कारामुळे ब्राह्मी शक्तीची कार्यही भिन्न भिन्न दिसून येतात ज्याप्रमाणे एकाच भूमीमधून देशकालांच्या वैचित्र्यामुळे निरनिराळी धान्य उत्पन्न होतात त्याचप्रमाणे निनिराळ्या जीवांचे निनिराळे संस्कार भिन्न भिन्न फलांच्या रूपाने आविर्भूत होतात अर्थात सर्व शक्ती एकाच वेळी एकाच अंतकरणात उत्पन्न झालेल्या खदिही आढळून येत नाहीत परंतु रामचंद्रा मनोरूपी ब्रम्माच्या ज्या भिन्न शक्ती म्हणून तुला सांगण्यात आले त्याही वास्तविक काल्पनिकच आहेत ते केवळ मनाचे आभास आहेत हे लक्षात ठेव अर्थात मनरूपे ब्रह्माच्या शक्ती वस्तुत ब्रह्मरूपच आहेत मन आपल्या पूर्व पूर्वसंस्कारानुरूप ज्या ज्या तऱ्हेच्या कल्पना करते हो त्या त्या तऱ्हेने ते स्वतः असते ह्याला उत्तम दृष्टांत म्हणजे इंदू ब्राह्मणाचाच होय ज्याप्रमाणे शांत आणि निर्मल अशा जलाशयामध्ये स्पंद उत्पन्न होतो त्याप्रमाणे परमात्म्यामध्ये सर्व संसाराची कल्पना करणारा जीव उत्पन्न झाला आहे समुद्राच्या ठिकाणी लाटा आणि तरंग भिन्नपणाने दिसले तरी विचार केला असता ते सर्व जलच आहे असे दिसून येते त्याप्रमाणे ब्रह्माच्या ठिकाणी हे सर्व जीव भिन्न रूपाने दिसत असले तरी ते विवेकदृष्ट्या ब्रह्मरूपच आहे रामा ज्ञानसंपन्न पुरुषाला जीव आणि जल हे सर्व ब्रह्मरूपच दिसत सर्व नामरूप क्रिया यांच्या उत्पत्तीला कारण होणारी ब्रह्माशिवाय दुसरी कोणतीच सत्ता नाही जलाच्या ठिकाणी त्याचप्रमाणे परब्रह्माच्या ठिकाणी त्याच्याहून भिन्न असे जीव उत्पन्न होत असल्याची कल्पना होत असते जन्मादी विकाररहित ब्रह्म तात्विक दृष्टीच्या अभावी उत्पन्न होते नाश पावते किंवा जाते वा स्थिर होते ज्याप्रमाणे सूर्यकिरणांची उष्णता मृगजाळाच्या रूपाने भासमान होते त्याप्रमाणे नामरूपरहित अनेक रूपाने भासमान होत असते असे दिसून येते परंतु तत्वतः विचार केला तर कर्ता कर्म करण जनन मरण स्थिती हे सारे ब्रह्मच आहेत त्या दुसरे काही नाही जो ज्ञानी ह्या अनुभवाप्रत येऊन पोहचतो त्याला लोभ तृष्णा आसक्ती इत्यादी विकार भ्रमवू शकत नाहीत कारण हे स्पष्टच आहे की सर्व ब्रह्म आहे सर्व मीच आहे असे जो पाहतो त्याच्या ठिकाणी लोहमोहादी विकार उत्पन्न होणार तरी कुठून ज्याप्रमाणे निरनिराळ्या अलंकाराच्या रूपाने सुवर्णच विलसत असते त्याप्रमाणे आत्माच सर्व जगद असून मनाच्या आणि मनकल्पनाच्या रूपानेही तोच तो स्थित आहे अज्ञानाने आवृत्त झालेल्या परमात्म्यालाच चित्त किंवा जीव म्हणतात आपल्या भावाला आपण न ओळखल्यामुळे जसा परका समजतो तसेच हे मन आणि जगत ही आत्म्याचीच रुपे असून केवळ अज्ञानामुळे जीवाला ती निरनिराळी असल्यासारखी भासतात आपल्या कल्पनेमुळे आकाशाने आपली शून्यता प्रकट करावी त्याचप्रमाणे चिद्रूप आत्म्याने आपल्या स्वतःच्या कल्पनेने जीवभाव प्रकट केला आहे दृष्टीदोषामुळे आकाशात एकच चंद्र असताना दोन चंद्र असल्याचा भास उत्पन्न होतो त्याचप्रमाणे अनात्माभूत अशा अहंकाराशी ताजात्म्य पावल्यामुळे आत्मा स्वतः अहं प्रत्ययाचा विषय झाल्यासारखा भासतो सारांश आत्मा हा विषयरूपाने द्वैतरूपाने असत्य आहे परंतु स्वरूपत परमार्थदृष्ट्या सत्य आहे बंद आणि मोक्ष या कल्पनांचा सर्वथा असंभव असल्यामुळे आणि आत्मा हाच काय तो सत्स्वरूप असल्यामुळे आत्मा बद्ध तरी कसा होणार त्याला मोक्ष तरी कसा होणार त्याला मोक्ष तरी कसा व्हायचा वस्तुत जीवात्मा हा केव्हाही बद्ध नसताना केवळ कुकल्पनेमुळे मी बद्ध आहे अशी त्याची भावना होते ही बद्धतेची कल्पना खरी झाली म्हणजे मोक्षाची ही कल्पना खरी होते परंतु वास्तविक बंधाने मोक्ष या अवस्था जीवाला मुळीच नाही कारण हा तर सर्व कल्पनांचा खेळ आहे रामाने विचारले प्रभो मन ज्या ज्या तऱ्हेचा निश्चय करते त्या त्यातहे स्वतः होते हे जर खरे तर मग त्या मनाने कल्पिलेला बंध खोटा असे आपण म्हणावे तरी कसे श्री वशिष्ठांनी म्हटले वत्सा बंधसंबंधाची ही भावना म्हणजे मूर्ख लोकांची एक भ्रामक समजूत परंतु बंधाची एक कल्पना एकदा मनामध्ये उत्पन्न झाली म्हणजे त्याबरोबरच मोक्षासंबंधाची दुसरी कल्पना उत्पन्न होते सारांश केवळ अज्ञानापासून शास्त्रविरुद्ध असलेल्या बंध आणि मोक्ष ह्या दृष्टी उत्पन्न होतात परंतु बुद्धिवंत रामा बंध आणि ह्या कल्पना वस्तुत खोट्याच आहेत समंजस बुद्धीला दोरीच्या ठिकाणी भासमान होणाऱ्या सर्पाच्या कल्पनेचे अवास्तवत्व लवकर कळते त्याप्रमाणे तत्वबोध झालेल्या बुद्धीला ब्रह्माच्या ठिकाणी होणाऱ्या जीवकल्पनेचे अवास्तवत्व तेव्हाच कळून येते बंध मोक्षादी कल्पना प्राज्ञ मनुष्याला असला मोह उत्पन्न होण्याचा संभवच नाही प्रथमतः मन त्यानंतर बंध आणि मोक्ष त्यानंतर जगत संज्ञक प्रपंच रचना भासमान होऊ लागते ही स्थिती म्हणजे एका अविवेकी मुला त्याच्या दाईने सांगितलेल्या गोष्टीतील स्थितीप्रमाणेच आहे उत्पत्ती प्रकरणे सर्ग एकशे <coughs> एक श्री एक। रामाने म्हटले आहो मुनिश्रेष्ठ मनापासून ह्या जगाची उत्पत्ती क्रमक्रमाने कस कशी झाली याविषयी दाईने बालकाला सांगितलेली गोष्ट मोठी रंजक असेल तर त्या आपण मला कृपया सविस्तर सांगा श्री वशिष्ठ म्हणाले विवेक शून्य असा कोणी एखादी मौदेची आणि रंजत अशी गोष्ट सांग त्यावर त्या, त्या सा बालकाला त्याची करमणूक करण्यासाठी एक सुंदर गोष्ट सांगण्यास प्रारंभ केला ती दाई म्हणाली विस्तीर्ण आणि शून्य आकाशात जलांशभूत नक्षत्रे राहतात रह त्याप्रमाणे अत्यंत असत नावाच्या एका शून्य आणि विस्तीर्ण नगरात आपल्या धार्मिकतेमुळे आणि शौर्यामुळे प्रसिद्धी पावलेले तीन राजपुत्र राहत असत त्या तिघांपैकी दोघे जन्म पावलेले नव्हते आणि एक तर गर्भात सुद्धा राहिले नव्हता काही दिवसाने त्यांचे बांधव मृत झाल्यामुळे अत्यंत दुःख आणि खिन्न वदन झाले ते तिघे राजपुत्र आकाशात बुध शुक्र आणि शनी एकदम संचाराला निघावेत त्याप्रमाणे काही द्रव्य संपादन करावे या हेतूने त्या शून्य नगरातून बाहेर पडले शिरसाच्या फुलाप्रमाणे ज्यांची शरीर अतिशय कोमल असे ते राजपुत्र दिवसा मार्गाने चालत असता पाठीमागून प्रखर उन्हाचा मारा सुरू झाल्यामुळे ग्रीष्म ऋतूमधील कोमल पल्लवाप्रमाणे अगदी सुकून गेले तापलेल्या वाळूवरून चालल्यामुळे त्यांचे पाय होरपळून गेले हाय हाय अहो बाबा असे दुःख विलाप करत कळपातून कर चुकलेल्या हल्लाप्रमाणे ते राजपुत्र भटकत राहिले तेव्हा वाट्याने त्यांच्या पायात कित्येक ठिकाणी काटे मोडले जागोजागी ठेता लागत केल्यामुळे त्यांच्या पायाचे बोटे रक्तबंबाळ झाली धुरळ्यामुळे त्यांचे सर्वांग बैरा ह्याप्रमाणे मलिन झाले असे ते हे राजपुत्र अनेक संकटे भोगत पुष्कळ दूर पर्त गेले पुढे ज्या ठिकाणी वृक्षावरून लतांची जाळी पसरली जेथील वृक्ष पुष्प आणि फळयाने ओथंबले आणि जे वृक्ष पशुपक्षांनी आपले विश्रांती स्थान केले आहेत अशा एका ठिकाणी ते राजपुत्र त्या ठिकाणी त्यांना तीन वृक्ष दिसले परंतु त्यापैकी दोन वृक्ष उत्पन्न झाले नव्हते आणि सुखाने चढता येण्यास शक्य अशा तिसऱ्या वृक्षाचे बीजसमुळे रुजरे गेले नव्हते नंदनवनातील पारिजातक वृक्षाखाली इंद्र यम आणि अग्नि हे तिघे देव बसावे त्याप्रमाणे अत्यंत श्रांत झालेले ते तिघे राजपुत्र विश्रांतीसाठी त्या वृक्षापैकी एका वृक्षाखाली बसले नंतर त्याने त्या वृक्षावरील अमृतासारखी मुधरफळे खाल्ली आणि त्या वृक्षावरील दृतागुच्छांच्या माळा त्या राजपुत्राने आपल्या गळ्यात घातल्या अशा प्रकारे बराच काळ विश्रांती घेतल्यानंतर ते राजपुत्र तिथून पुढे जाण्यासाठी निघाले ऐन दुपारच्या वेळी बरीस मजल चालून गेल्यानंतर लाटा आणि तरंग यांच्या योगाने शोभणाऱ्या आणि मोठ्याने आवाज करणाऱ्या अशा तीन नद्या त्यांना दिसल्या त्यापैकी एक तर कोरडी ठणठणीत होती आणि आंधळ्याच्या डोळ्यात बाहुली नसल्याप्रमाणे राहिलेल्या दोन नद्यात डोळ्यानं लावायला सुद्धा एक थेंबरही पाणी नव्हते ग्रीष्म ऋतूमधील तापामुळे ब्रह्माविष्णू महेश हे त्रिवर्ग भागीरसेमध्ये स्नान करतात त्याप्रमाणे उन्हाच्या तापाने संतप्त झालेल्या आणि घामाने भिजून गेलेल्या त्या तिघा राजपुत्रांनी त्या शुष्क नदीमध्ये आदरपूर्वक स्नान केले त्या नदीमध्ये त्यांनी यथेच जलक्रीडा केली अमृताप्रमाणे मधुरसे नदीचे पाणी त्यांनी प्राशन केले नंतर आनंदचित्त झालेले ते राजपुत्र तेथून पुढे जाण्यासाठी निघाले ते पुढे पुढे जात असता संध्याकाळची वेळ झाली आणि सूर्य पश्चिम क्षितिजाखाली जात आहे अशा वेळी नवीन वसलेले आणि पर्वतप्राय तटाने वेढले गेलेले असे एक भविष्य नावाचे नगर त्यांच्या दृष्टीस पडले त्या भविष्य नामक नगरावरील आकाश ध्वजापथाने भरून गेले होते आसपासची भूमी सुंदर सुंदर जलाशयाने व्यापलेली होती त्या नगराशिल्ल्याबरोबर नागरिक लोकांच्या गायनाचे मधुर ध्वनी त्यांच्या कानावर दरूनच आले हिणता हिंडता मेरू पर्वताच्या शिखराप्रमाणे अतिशय उंच रत्नखचित आणि अत्यंत रमणी अशी तीन मंदिरे त्यांच्या दृष्टीस पडली त्यापैकी एक दोन मुळी बांधलेलीच नव्हती आणि एक बांधलेले होते पण त्याला मुळी भिजतीच नव्हत्या अखेर भिंती नसलेल्या मंदिरात ते तिघे शिरले त्या ठिकाणी क्षणभर विश्रांती घेऊन ते पुन्हा इकडे तिकडे हिंडू लागले इतक्यात तापलेल्या सोन्याप्रमाणे तेजस्वश्या तीन तपेल्या त्यांच्या दृष्टीस पडल्या त्यातून दोन तपेल्या तापून करपून गेल्या होत्या आणि एकीचा तर अगदी चुरा झाला होता चूर्ण झालेल्या तपेलीमध्ये त्या दीर्घ हो शहाण्या आणि खादाड राजपुत्रांनी द्रोण तांदूळ मोजून घेतले आणि भात शिजवला त्यानंतर त्याने भोजनाकरता तीन ब्राह्मणांना निमंत्रणे दिली त्यातल्या दोघांना शरीरेच नव्हती आणि तिसऱ्याला शरीर होते पण तोंडच नव्हते तोंड नसलेल्या त्या ब्राह्मणाने शंभर द्रोण भात एकट्यानेच खाऊन टाकला नंतर ब्राह्मणाने खाऊन शिल्लक राहिलेला भात तिघा खाल्ला आणि ते तृप्त झाले पुढे ते तिघे त्या भविष्य नामक नगरीतच कायम मुक्काम करून राहिले नेहमीच मृगयेचा व्यवसाय करून राहणार ते तिघेजण अद्यापही त्या नगरीत सुखाने वास्तव्य करते आहे हे निष्पाबा रामा त्या दाईने बालकाला सांगितलेली ही एक आख्यायिका मी तुला संपूर्ण आणि सविस्तर सांगितली आहे ही दाईने सांगितलेली मौजेची गोष्ट ऐकून त्या बालकाला मोठा संतोष झाला हे रामा ही गोष्ट तू लक्षात ठेव म्हणजे तूही ज्ञान संपन्न होशील हे कमलनेत्रा मनाच्या वर्णनाच्या ओघात ही गोष्ट मी तुला दृष्टांतादाखल म्हणून सांगितली आहे या गोष्टीतील कथानकाप्रमाणेच संसाराची अवस्था आहे ज्याप्रमाणे त्या बालकाला अज्ञानामुळे त्या गोष्टीतील स्थिती प्रत्यक्ष भासू लागली त्याचप्रमाणे या मनाचीही स्थिती असते आपल्या दृढ संकल्पामुळे मन ह्या सर्व संसाराची रचना करते संसार म्हणजे नुसते विकल्पांचे जाळे असून बंधमोक्षाची कल्पना हा मनाचा केवळ विलास आहे या मनाचे अंतर या पाहू गेले तर नाना नानाविध संकल्पा वाचून त्यात अन्य काय सापडणार विकल आहे विकल्प रूपाने दिसणारे हे जग केवळ मनाच्या संकल्पवशतेमुळेच उत्पन्न झाले आहे अर्थात हे आहे असेही म्हणता येत नाही किंवा नाही असेही म्हणता येत नाही द्युलोक पृथ्वी वायू आकाश पर्वत नद्या दिशा इत्यादी रूपाने भासणारी सृष्टी आत्म्याच्या कल्पनेतून जन्म पावलेली असल्यामुळे ती स्वप्नस्थितीप्रमाणे मिथ्या आहे भविष्य नगरीतील तीन राजपुत्र त्यांना दिसलेल्या तीन नद्या वगैरे कल्पनामध्ये जितकी सत्यता आहे तितकीच सत्यता मनाने कल्पलेल्या जगत स्थितीमध्ये आहे केवल उदकर रूपच समुद्र तरंग लाटा भोवरे इत्यादी परिच्छिन्न रूपाने स्फुरण पावतो त्याप्रमाणे संकल्प मात्र आणि अत्यंत चंचल अशा हा मन समुद्र परिच्छिन्न अशा जगदरूपाने स्फुरण पावत असतो रामा सूर्याच्या आणि लोकांच्या हालचालीवरून दिवस व्यक्त होतो त्याप्रमाणे परमात्म्यापासून प्रथमतः संकल्पमात्र उत्पन्न झालेले मनच जगदरूपाने व्यक्त झालेले हे सर्व जग म्हणजे वस्तुत शुद्ध आणि निर्विकार अशा जीवात्म्या संकल्परूपी तंतुचे पसरलेले एक जाळेच आहे प्रेम लो सुखदुःख वगैरे वृत्ती आणि त्यांचे विषय ह्यालाच मनाचा विलास म्हणतात तेव्हाही रामचंद्र आपल्या मनाचा संकल्परूपी मन नाही साकरून निर्विकल्प आणि निर्मल अशा आत्मस्वरूपामध्ये तू स्थिर हो मंजे तुला परम म सतोष शांति प्राप्त होती श्री वासिष्ठ महाराण उत्पत्ति प्रकरण सर्ग एकशे एक